अध्याय तीनशे पहिला सांख्यकथन युधिष्ठिर विचारतो राजन ज्ञानीलोकास मान्य असा हा योग मार्ग शिष्याचे कल्याण इच्छिणाऱ्या गुरुप्रमाणे मला आपण योग्य व उत्तम प्रकारे विशद करून सांगितला आता सांख्य मार्ग जाणण्याविषयी माझा प्रश्न आहे त्रैलोक्यातील याच्यायावत ज्ञान आपणास पूर्ण अवगत असल्यामुळे सांख्यमताचे साध्यंत प्रतिपादन कृपा करून मला करा भीष्म सांगतात महासमर्थ कपिलादी मुंनी ज्यांना आत्मतत्वाचे पूर्ण ज्ञान झाले आहे अशा सांख्यमार्गी लोकांच्या मतांचे केलेले विवचन मजपासून ऐई हे मानवश्रेष्ठा या पंथात कसल्याही प्रकारच्या संशयांना जागा नाही तसेच तसे गुण बहुत दोषां सर्वथा अभाव आहे। इतर पद्धति दोष के राजा यह पंथा स्वरूप आहे। हैं कि ज्ञाना या बलाने यावत विषयाल दो दोषे वेचन काड़े सर्व विषय सदोष अे यावर सिद्ध आहे लिए विषय को मनशील तो ऐ मनुष्यमात्राला दुर्जय असणारे सर्व विषय पिशाचांचे सर्व विषय रजोगुणसंबंधी सर्व विषय तसेच यक्षांचे सर्व विषय उरगांचे यावत विषय गंधर्वांचे सर्व विषय पितरांचे सर्व विषय त्याचप्रमाणे पश्वादी तिर्यक योनित संचार करणाऱ्यांचे सर्व विषय गरुड प्रभृती पक्षीगणांचे विषय मरुदगणांचे विषय राजर्षींचे विषय तसेच ब्रह्मर्षींचे विषय असुरांचे विषय विश्वेदेवांचे विषय देवर्षींचे विषय योगेश्वरांचे विषय प्रजापतीचे विषय व ब्रह्मदेवाचे विषय हे सर्व विषय जाणून त्याचप्रमाणे इहलोकी पदार्थमात्राला प्राप्त होणाऱ्या आयुष्याची अंतिम मर्यादा ही तत्वदृष्टीने जाणून तसेच हे वक्तृश्रेष्ठा सुखसुख ज्याला म्हणतात त्याचे खरे तत्व काय आहे हे जाणून त्याच त्याचप्रमाणे वेळ येऊन ठेपली असता सतत विषयेच्छा करणाऱ्यांना कोणते दुःख प्राप्त होते तसेच नीच योनीत अथवा नरकात पडणाऱ्यांचे दुःख काय स्वर्गसु आहे स्वर्गसुवासात गुण कोणते आहेत दोष कोणते आहेत वेदवादात दोष कोणते आहेत वैदिक पद्धतीत गुण कोणते आहेत ईश्वराचे ज्ञान करून देणारे योगमार्गात गुणदोष कोणते आहेत सांख्य मार्गात दोष कोणते आहेत गुण कोणते आहेत हे सर्व जाणून त्याचप्रमाणे सत्वांचे अंगचे एक आनंद दोन प्रीती तीन उद्वेग चार प्राकाश्य पाच पुण्यशीलता सहा संतोष सात श्रद्धालुता आठ सरलता, नऊ त्यागशीलता दहा ऐश्वर हे दहा गुण त्याचप्रमाणे रजाचे अंचे एक अस्तिकत्व दोन अकारपण्य म्हणजे औदार्य तीन सुखदुःख सेवन चार भेदबुद्धी पाच पौरुष सहा कामक्रोध सात मद आठ दर्पद्वेष नऊ परनिंदा हे नऊ गुण म्हणजे धर्म ओळखून तसेच तमाचे अंचे एक तम दोन मोह तीन महामोह चार तामिस्त्र पाच अंध सहा निद्रा सात प्रमाद आठ आदश्य हे आठ धर्म समजावून घेऊन प्रमाणे बुद्धीचे आमचे महत अहंकार वो पाच तन्मात्रा असे सात जाणून तसेच मनाचे मन वो स्ोत्रादी पंचक असे सहा गुण जाणून तसेच आकाशाचे एक आकाश दोन वायू तीन तेज चार अप पाच पृथ्वी हे पाच गुण तसेच बुद्धीचे एक संशय दोन निश्चय तीन गर्व चार स्मरण हे चार गुण जाणून तसेच एक अप्रतिपत्ती म्हणजे अज्ञान दोन विप्रतिपत्ती म्हणजे अंशतः विज्ञान आणि तीन विपरीत प्रतिपत्ती म्हणजे विपरीत ज्ञान हे तीन तमाचे धर्म प्रवृत्ती व दुःख हे रजाचे दोन धर्म व प्रकाश हा सत्वाचा एकच एक धर्म हे जाणून या सर्व गुणांशी व विषयांची लयाचे वेळी काय वाट होते ती खरीखरी ध्यानात आणून व आत्मतत्वाच्या सत्वस्वरूपाचे विचारपूर्वक आलोचन करून तात्पर्य अशा प्रकारे शास्त्रज्ञान व अनुभव यानी युक्त होऊन मोक्षोपयोगी जे सात्विक भाव तद्रूप त्याचे चित्त झाले म्हणजे हे सांख्यमार्गानुसारी भाविक लोक आकाशात सर्वत्र पसरणाऱ्या सूक्ष्म वायूप्रमाणे किंवा रवी किरणांप्रमाणे शुभ अशा मोक्षपदास प्राप्त होतात मोक्षाची एवढी थुर्वी का असे म्हणशील तर तो मात्र स्वतः सिद्ध आहे बाकी या चराचर सृष्टीतील यावत भाव परापेक्षी आहेत आणि परस्पर संबद्ध आहेत कसे ते पहा सृष्टी ही रूपाशी संयुक्त आहे म्हणजे दृष्टी आहे तर रूप आहे नहीं फुकट्रमा घ्राण हे गंधगुणाशी संयुक्त है श्रोत्र हे शब्दाशी रसना ही रसाशी शरीर हे स्पर्शाशी वायु हा आकाशाशी व मोह हा तमाशी संयुक्त लोभ हा अर्थाशी संबद्ध है ये प्रकारे का गति शक्रा बलाशी अनला जठराशी पृथ्वी का जलाशी जलाजाशी तीजाचा वायुशी वायूचा का आकाशा आकाशाचा आकाशाच महत्वाजे अहंकाराशी महत्वा बुद्धिशी बुद्धीचा तमाशी तमाचा तमाजा रजाच सत्वाशी सत्वाचा आत्म्याशी, आत्म्याचा परमात्मा जो देव नारायण तशी व नारायणा मोक्षाशी संश्रय है मोक्ष मवथा स्वतंत्र है तो कशा ही संश्रय कर कारण मोक्ष ही निर्विकल्प वस्तू असल्याने ती आपलेच सामर्थ्याने उभी आहे तिला परावलंबाचे कारण नाही हे राजा मोक्ष असा स्वतंत्र म्हणजे सर्व वासनामय सृष्टीशी फटकून असल्यामुळे त्याचा आश्रय करणारा हजारो हजारात एखादाच निघतो कारण मोक्षाकडे प्रवृत्ती होणे हे फारच विकट आहे का कि ती हो आत्मा हा निष्पाप व उदासीनो समझले समझनेस्तव का गोष्टी से सत्यस्वरूपी अशा कि स्वप्न विद्यमाना बुद्धिसत्वमय लिंगदेह हा एक प्राण दोन श्रद्धा तीन आकाश चार वायु पांच सेज सहा जल सात पृथ्वी आठ इंद्रिय नौ मन दहा अन्न अकरा वीर्य बारा तप, तेरा मंत्र चौदा कर्म पंधरा लोक व सोळा नाम या सोळा गुणांनी व्याप्त असून शिवाय त्या देहाचे उत्पत्ती कारणीभूत असा स्वभाव म्हणजे त्याचे प्राकर्म व चेतना म्हणजे तद्भाव भासिका धीवृत्ती धीव। यांचा आश्रय करून असतात ज्याचे ठिकाणी पापाचा संपर्क नाही असा आत्मा मध्यस्थ म्हणजे अलग असतो स्वप्न देहातील सृष्टी ज्याप्रमाणे केवळ वासनाप्रपंच असून आत्मा हा असंगत असतो त्याचप्रमाणे दुसऱ्या म्हणजे जाग्रत किंवा स्थूल देहाला भासणारा हा सर्व विषयात्मक प्रपंचही जीवांच्या विषयवासनांचे फल आहे व तो प्रतीयमान करून देणारी जी इंद्रिये त्यांचे सर्व विषय हे आत्म्याच्या ठिकाणी परमार्थत नसून किंवा केवळ अज्ञानाने आरोपित आहे आणि आत्मा असंग व निष्पाप आहे प्राण अपान समान व्यान व उदान हे पाच प्रसिद्ध वायू व या पाचांना अधोभागी नेणारा एक व ऊर्ध्वभागी नेणारा एक म्हणून सात वायू व त्यांचे पुनः कर्मविभागानुरोधाने सात सात भेद असे हे अनंत पोटभेद आहे या अज्ञानमूलक भेदांचा उच्छेद तत्वज्ञानानेच केला पाहिजे राजा अपना सर्वदा सुखा लोड़ है से वाटारे प्रजापति ऋषी धर्म श्रेष्ठ मार्गा ने जाे अनेक पुरुष सप्तर्षी अनेक राजर्षी मोठाले देवर्षी व सूर्य तुल्य महर्षि हे सर्वही ही का होईना आपापल ऐश्वरपसन भ्रष्ट होता सृष्टि प्रचंड भूत समुदाय नाश होत पापाचरणे असतील त्यास अशुभगती प्राप्त होते आणि जे पातकी यमाचे राज्यातील वैतरणी नामक नदीत पडतात त्यास घोर दुःखे भोगावी लागतात कर्माचे वैचित्र्यामुळे प्राण्यास नाही, नाही तसल्या चमत्कारी योनीत वाईट वाईट, वाईट जन्म घ्यावे लागतात आणि गर्भस्थितीत असता हजारो शिराजालांनी व्यापून गेलेल्या मज्जाव यांनी भरलेल्या आणि रक्त व वीर्य यांच्या संयोगाने निर्मिलेल्या अति अमंग अशा नऊ दरवाजांच्या देहरूपी गावाचे आत जेथे शेंबूड मूत्र विष्ठा यांचे तीव्र दुर्गंधयुक्त भपकारे चालले आहेत आणि रक्त व पाणी यांनी जी भरून गेली आहेत अशा एका जठरूपी हिडीस खाचेत वस्ती कर, करावी लागते याकरता आपले हित कशात आहे वो नाना प्रकारचे योग कस कसे साधावे हे समजून घ्यावे हे भरकर्ष भा ज्या गोष्टी तामसी वृत्तीचे प्राण्यांना रमणीय रूपाच्या दिसतात त्यात सात्विक वृत्तीचे लोकास निंद दिसतात आणि आत्मज्ञानी सांख्य तर मोक्षप्राप्तीरूप महालाभ करून देण्याचे कामी त्या सर्वथा अप्रशस्त समजतात चंद्र सूर्यांनाही ग्रहण रूपाने भयंकर पीडा होते आकाशातील तारे तुटून खाली पडतात ज्यांना नक्षत्रे म्हणतात तीही भ्रमण पावतात जी आपले कडून एक जन्म कायमची एकत्र जोडली अशा स्त्री पुरुषांचे जोड्यांना दुःखकारक वियोग प्राप्त होतो प्राणी मात्र स्वार्थासाठी दुष्टरितीने एकमेकाला तोंडात टाकण्यास पाहतात बालावस्थेत प्राण्यास गाढ अज्ञात राहावे लागते या देहामागे अशुभाचा मृत्यू सर्वदा लागलेलाच आहे आणि राग व मोह हो। यांचे घाले मनुष्यावर वारंवार येत असतात अशा परिस्थितीतही सत्वगुणाची बळकट कास घालून व श्रुतीचे सहाय्याने मोक्षाचे दुर्लभत्व पक्के ध्यानात आणून मोक्षबुद्धीचा आश्रय करणारा असा मनुष्य हजारोत एखादाच असतो अप्राप्त विषयांबद्दल मनुष्याचे मनात फार आदर असतो पण तेच हस्तगत झाले की तो आदर शिथिल होतो व तो, तो त्याविषयी उदासीनही बनतो विषय तेथून मोठे घातक आहे, मेलेल्याच्या देहाची स्थिती फार अमंगल होते गृहस्थाश्रम करून बायकापुरात राहण्यापायी अनेक प्रकारची दुःखे सोसावी लागतात ब्रह्महत्या करणाऱ्या पतितांना अत्यंत दारुण गती प्राप्त होते त्याचप्रमाणे जे दुष्ट ब्राह्मण मद्यपानाशक्त होतात किंवा गुरुपत्नीशी गमन करतात त्यांना अतिशय वाईट गती मिळते आणि जे कोणी आपले जननीशी योग्य वर्तन ठेवीत नाहीत किंवा या लोकात देवता आहेत अशा समाजास अनुरूप असे वर्तन ठेवित नाहीत अशा प्रकारच्या अशुभकर्मी लोकाश दुर्गती प्राप्त होते असे ज्ञानाने स्पष्ट समजते नीच योजनेत गेलेल्यांना निरनिराळ्या अनेक गती प्राप्त होतात एकाच वेदात अनेक प्रकारचे वाद सांगितले आहेत ऋतू हे पालटत जातात संवत्सराना व मासानाही क्षय आहे पक्ष व दिवस यांनाही क्षय असतात चंद्राची क्षयवृद्धी तर प्रत्यक्षच दिसते समुद्राची भरती व ही दृष्टीस पडतेच द्रव्याचाही क्षय होतो प्रसंगी पुनरपी वृद्धीही होतो, संयोग आहे तेथे त्याचा क्षय म्हणजे वियोग हा ठेवलेलाच असतो कालाची युगे त्यांचा देखील क्षय होण्यास राहत नाही मोठमोठे पर्वत मोठमोठ्या नद्या पण त्यांचाही क्षय होतो वर्णाचाही क्षय होतो इतकेच नव्हे तर पुन पुन क्षयाचाही म्हणजे पुनरुत्पत्ती रुपाने नाश होतो इहलो की जरा मृत्यू जन्म व अनेक प्रकारची दुःखे भोगावी लागतात देहाचे ठिकाणी वात कफादिक दोष असतात व त्यापायी अनेक दुखे सोसावी लागतात त्याचप्रमाणे हा देहही हो विकल पडून दुःखी होतो आपल्याला चिकटून असे आपण कितीतरी दोष दिसतात व या आपल्या प्रिय देहातून कितीतरी दुर्गंध उठत असतात या करता या सर्व गोष्टी शाह बारकाईने व तत्वदृष्टी ने पुरापूर समझुन घेन दुष्टपण लक्षा आर सार्वजन मोक्ष मार्गास लगा युधिष्ठिर विचार हे अतुल विक्रम पितामह अपन मध्य जो देहदोषांख केहदोष देह अपने अवलोकना को मे नीट संगा कारण माला संबंधा ने संशय है भीष्म उत्तर करतात हे अरिसूधना मोक्षमार्ग जाणणारे जे कपिल व तदनुयी विचा, विचारशील ते या देहात पाच दोष असल्याचे सांगतात ते दोष म्हणजे काम क्रोध भय निद्रा श्वास हे पाच होत जेवढे म्हणून देहधारी आहेत त्या सर्वांच्या ठिकाणी हे पाच दोष आढळतातच आता ते दूर करण्याचे उपाय एक पुरुष क्षमेच्या योगाने क्रोधाचा उच्छेद करतात संकल्पाला टाळा देऊन काम नाहीसा करतात गुणाचा आश्रय धरून निद्रा जिंकतात नेहमी सावध राहून भयापासून दूर राहतात आणि अल्पाहार करून श्वास स्वाधीन ठेवतात शिवाय पदार्थातील गुणदोष व त्यांचे घटक हेतू यांचे यथार्थ ज्ञान होण्यासाठी हजारो निरनिराळ्या पदार्थातील गुण तसेच दोष व त्यांचे विचित्र हेतू यांचे पूर्ण निरीक्षण करून ते वस्तूंचे भिन्न भिन्न गुण दोष व हेतू यांचे तात्विक ज्ञान संपादतात आणि त्या ज्ञानाचे बलाने विष्णूचे शेकडो मायांनी व्यापिलेले हे जगत म्हणजे पाहण्यावरील फेस चितारलेली भिंत अथवा बरूचे भिंत याप्रमाणे बाहेरून रमणीय परंतु आतून सर्वथा निस्सार आहे असे ओळखतात आणि ते असेही ओळखतात की हे जगत वर्षाकाळातील पाण्यावरचे बुडबुड्याप्रमाणे अस्थिर सर्वदा क्षयशी सुखहीन क्षयपरिणामी व चिखलात गडलेल्या हत्तीप्रमाणे रजस्तमात घडून जाऊन परपतंत्र झालेले असून काळोखात असलेल्या खाड्याप्रमाणे तोंडघशी पडणारे आहे असे जाणून हे महाज्ञानी सांख्य आपल्या अत्यंत व्यापक अशा सांख्य सांख्यसंज्ञक ज्ञान योगाचे बलाने तपरूपी दांडा घातलेले ज्ञानरूपी शस्त्र हाती घेऊन त्याने पुत्रदार पुत्रदारसंबंधी स्नेह अशुभ असे राजस तसेच तामस संबंध आणि देहाचा आश्रय करून राहणारे व स्पर्शापासून उद्भवणारे सुखावह असे सात्विक संबंध या सर्वांचा तत्काल छेद करतात व मग मिळवून भवरुपी सागरात ज्या घोर सागरात दुःख हेच उदक भरलेले आहे चिंता आणि शोक हेच मोठे मोठे व्याधी व मृत्यू हे मोठ मोठे मोठमोठे महाभय हाच मोठा महा सर्प आहे तमोगुण हाच कासव आहे रज हाच मच्छे आहे स्नेह हाच चिखर आहे जरा हाच दुर्ग म्हणजे खडक आहे ज्ञान हाच दीप आहे कर्म हीच त्याची अथांग खोली आहे सत्य हेच त्याचे तीर आहे स्थित म्हणजे स्थिती किंवा नियती हेच त्याचे व्रत म्हणजे नियम आहे हिंसा हाच त्यातील ओघाचा महावेग आहे हृदयातील नाना प्रकारचे सर हीच रत्नोत्पत्तीची स्थले आहेत प्रेमाचे नाना प्रकार हीच यातील उंची रत्ने आहेत दुःख व संताप हेच त्यामधील वारे आहेत शोक व तृष्णा मोठे भोरे है तीव्र व्या हत्ती है अस्थि समुदाय हाच हाठा घाट है शरीर कफ हाच येस है दान मौतिक सापड़े ठिकाण लाल भड़क अशा रक्ताठा हिच पोली उत्पन्न होने जागा है प्राणी हसने ओरडने हिच यह समुद्रा गर्जना है अनेक प्रकारची नस्ती नस्ती ज्ञाने हाच हा तरुण जाण्याचा अडचणी मनुष्याच्या बुद्धीला अनेक फटे फुटल्यामुळे तो अधिक गुरफट्यात पडतो रडताना गळणारा खारट अश्रुरूपी मुळ हाच यातील क्षार होय संघाचा त्याग करणे हाच यातील तरुण जाणाऱ्यांचा मोठा आधार आहे बायकामुळे हाच यातील जळवांचा लोट आहे स्नेही बंधू हीच यातील विश्रांतीची बंदरे आहेत अहिंसा व सत्य हीच याची तीर रेखा आहे मृत्यू हीच यातील मोठी लाट आहे वेदांत ज्ञान हेच यातील आश्रमाचे बेट आहे भूतांचे ठिकाणी दया हेच यातील तारणारे घट किंवा भोपळे आहेत मोक्ष हात सापडण्यास अत्यंत कठीण असा याचे पलीकडील विषय म्हणजे प्रदेश आहे आणि जो जलसमुद्र ज्याप्रमाणे वडवामुख आहे वडवाग्नी युक्त असतो त्यास संसार ही वडवा मुख्यामुखरूपी अग्नि संसार समुद्र सिद्धरूपी वाहना नौके जामल आकाशन शिरत जन्माला हेतुभूत अशा स्थूल शरीरा विसरुन निर्मल व निरावलंब अशा हृदयाशार कर राजा याप्रमाणे हे धन्यसांख्ययोगी हृदयाकाशात शिरून राहिले असता कमलाचे देठातील तंतू ज्याप्रमाणे आपणात जल शोषून घेऊन ते फुलाला पोचवितात त्याप्रमाणे सूर्य आपले किरणांनी चतुर्दश भुवनातील विषय या योग्यांना हृदयाकाशात पोचवितो म्हणजे या सांख्य योग्यांना व्योमसंविद प्राप्त होऊन तिचे द्वारा सर्वज्ञता सर्वात्मता, सर्व भोग भोक्तृता ही ठिकाणी सिद्ध होता व तपोवन सांख्य य प्रवह नामक वायु ही हृदया सहाय कर पुत्रा सर्व पुण्यलोका हिंडन यहां अत्यंत सूक्ष्म शीतल सुगंधी व सुखस्पर्श अशा सत ही वायुती श्रेष्ठ वायु तो त्या सांख्य योग्यांना आकाशाचे परमसीमेला नेऊन पोचवत मग तेथून ते रजाची परमसीमा परमसी जो अहंकार तेथे जातात त्यापुढे रजातून सत्वाची परमसीमाचे महत्त्व म्हणजे तम त्याप्रत ते पोचतात तेथून महत्त्व त्यांना सर्वश्रेष्ठ जो प्रभू नारायण तत्पदार्थ त्याप्रत पोचवते आणि तेथून तो शुद्धात्मा नारायण प्रभू त्यांना आपणच परमात्म्याकडे नेतो म्हणजे ते निरूपाधी रूप होतात आणि या प्रकारे ते परमात्म्याकडे जाऊन तेथेच वस्ती करू लागले म्हणजे अत्यंत निर्मल होत साथे मोक्षास पोचतात व तेथून कधीही परत संसाराकडे येत नाहीत सारांश राजा या प्रकारे जो कोणी सर्वभूताविषयी दयाळू सत्य व सरळता यात निरत व सुखदुःखादी द्वंद्वापलीकडे गेलेले महात्मे आहेत त्यांना जी गती प्राप्त होते तीच ही होय युधिष्ठिर विचारतो हे अनघ पितामह हे स्थिरवरत सांख्य मार्गी आपण आता सांगितल्याप्रमाणे परमात्म्यात मिळून जाऊन परमपदाला म्हणजे मोक्षाला गेले असता त्या स्थितीत त्यांना आपले पूर्वजन्ममरणांचे स्मरण असते किंवा नाही यासंबंधी तथ्य का असेल ते मला आपण जसेच्या तसेच सांगावे कुरुश्रेष्ठ असल्या या महत्त्वाच्या प्रश्नाचे समाधान आपणा विरहित अन्याचे तोंडून ऐकण्याची माझी इच्छा नाही मोक्ष प्रतिपादक जे श्रुतीमंत्र आहेत त्यांचा विचार करू लागले असता ही मोठी चूक लागते ती अशी की मोक्षस्थिती ही सर्वज्ञतेची स्थिती असते असे त्या मंत्रा स्पष्ट सांगितले आहे तेव्हा तेथे सर्वच ज्ञान आहे त्या अर्थी मी पूर्वजन्मी अमुख होतो इत्यादी विशिष्ट ज्ञान तेथे असते असे मानलेच पाहिजे आणि मोक्षास पावलेल्या यतींना तर मी पूर्वी अमुख होतो या प्रकारचे अहंकार विशिष्ट ज्ञान असते असे मानले तर प्रवृत्ती लक्षण धर्मच सर्वात बरा मग इतका त्रास करून संन्यास त्याग किंवा विषय निवृत्तीचा मार्ग का पाहिजे बरे उलट पक्षी असले अहंकार विशिष्ट ज्ञान नसते म्हणजे गाढ सुषुप्तीत घडलेल्या मनुष्याप्रमाणे अवस्था असते असे म्हणावे तर हा पक्ष स्वीकारणे पहिल्याही पेक्षा अधिक अडचणीचे आहे कारण त्या पक्षी विगलित ज्ञानाला किंवा ज्ञानशून्यत्वालाच ज्ञान म्हणण्याची पाळी येईल किंवा मोक्ष स्थिती ही सर्वज्ञत्वाची स्थिती आहे या म्हणण्याला तरी बाद येईल असा दुहेरी पेच आहे तेव्हा हा कसा उलगडावा भीष्म म्हणतात बा धर्मा तो विचारलेला प्रश्न खरोखरच मोठा बिकट आहे बाबारे ज्ञातांना झाले देखील याचा उलगडा करण्यास मोठा घोटाळा पडला आहे तथापि तुझा प्रश्न कितीही बिकट असला तरी हिशोबी आहे न्यायाला धरून आहे याकरता यातले तत्व काय आहे ते मी तुला नीट सांगतो आणि ते तू लक्षपूर्वक समजून घे हे तत्व शोधून काढण्याचे कामे कपिल व तन्मतानुयायी इतर सांख्य आपले शिकस्ती बुद्धि बुद्धिवैभव खर्च के लिए मते राजा जे देहधारीहत्या ज्ञानेन्द्रियास विशिष्ट ज्ञान होत किा योग्य रीति ने मेर सूक्ष्म आत्मा हा यह इंद्रि द्वारे विषय पहतो म्हणजे आत्म्याला कोणत्याही विशिष्ट विषयांचे ज्ञान करून देण्याला कारणीभूत ही इंद्रिय आहेत त्याविरहित आत्म्याला विशिष्ट ज्ञान होणे शक्य नाही यास उदाहरण कोणाचे डोळ्याची भिंगे फुटली तर त्यास लगेच बाहेरील विशिष्ट वस्तुस्वरूपाचे ज्ञान होईनासे होते तथापि तेवढ्याने अंतरवर्ती आत्माज्ञान असतो असे म्हणता येत नाही कारण अंधळ्याचीही स्वप्नसृष्टी नाहीशी होत नाही अर्थात आत्म्याचे ज्ञानघनत्व नाहीसे होत नाही किंवा अंधळ्याला डोळ्यांनी दिसते नाही तरी कानाने ऐकू येते व तेथे शब्द येणारा आत्मा हा उघडच ज्ञानपूर्ण असतो हे आपणास मान्य असते आणि डोळ्यांनी म्हणजे डोळे असते तर पाहणारा आत्मा कानाने ऐकणाऱ्या आत्म्याहून आणखी एक निराळा असला पाहिजे असे म्हणण्याचे कोणाचेही धाडस होत नाही अर्थात नेत्ररूप इंद्रियाचे अभावाने आत्म्याला विशिष्ट विषयाकाराचे ज्ञान होणे बंद पडले तरी तेवढ्याने त्याचे ज्ञान व्यत्ययला हानी झाली असे म्हणता येत नाही बरे कोणी म्हणेल की हे विशिष्ट विषय ज्ञान ज्या अर्थी इंद्रियाने होते त्या अर्थी इंद्रियच ज्ञानवान आहेत तर तसेही म्हणता येत नाही कारण आपणास अनुभवाने स्पष्ट कळते की ही इंद्रिय आत्म्याचा वियोग झाला असता निशय काष्ठाचे प्रमाणे निर्जीव म्हणजे फुकट होता किंवा याहीपेक्षा अधिक समर्पक दृष्टांत देणे तर महासागरावरील फेसाप्रमाणे त्यांची स्थिती होते म्हणजे फेस म्हणून जरी दृष्टीला समुद्राचे पाण्यावर एक वेगळा पदार्थ दिसतो तथापि समुद्राचे पाण्याने जर आपले अंग काढून घेतले तर फेस समूळच नाहीसा होईल त्याचप्रमाणे आत्म्याने आपले अंग काढून घेतले असता इंद्रिय शून्य रूपच ठरती। तेव्हा अर्थात ज्ञान हे आत्म्याचेच असेच स्वीकारावे लागते व त्यामुळे आत्म्यावर ज्ञान शून्यतेचा आरोप कधीच लागू होत नाही अर्थात मोक्षस्थितीतही त्याचेकडे ज्ञानहीनत्व येत नाही मात्र आता सांगितल्याप्रमाणे विशेष विज्ञानाला कारणीभूत जी इंद्रिये त्यांचा या स्थितीत अभाव असल्याने मी पूर्वी अमुख होतो अशा प्रकारचे विशिष्ट ज्ञान त्या अवस्थेत असणे शक्य नसते एवढेच बाकी त्याने सर्वज्ञत्वाची हानी होत नाही हे शत्रुतापना ज्यावेळी प्राणी आपले इंद्रियासह झोपी जातो त्यावेळी आकाशात संचरणाऱ्या सूक्ष्म वायूप्रमाणे हा सूक्ष्म जीवात्मा सर्व विषयात संचार करीत असतो किंवा त्यास प्रकाशित करीत असतो आणि यामुळे तो सूक्ष्मात्मा जाग्रत अवस्थेप्रमाणेच स्वप्नस्थितीतही सावधपणे कोणतीही वस्तू पाहू शकतो स्पृश्य वस्तू स्पर्श करीत असतो व कोणतेही विषयाचे पूर्वीप्रमाणेच योग्य प्रमाणे ग्रहण करू शकतो निद्राकाली ही सर्व इंद्रिय प्रवर्तकाचे परांगमुखतेमुळे विष काढून घेतलेल्या सर्पाप्रमाणे निर्वीय होऊन जागते जागी लीन होऊन राहतात मग अशावेळी विषय ज्ञान कसे होते म्हणशील तर अशा वेळी इंद्रिये जरी सर्वत्र आपापले ठिकाणी पडून असली तरी हा आत्मा त्या सर्वांच्या सूक्ष्मशक्ती आपल्याशा करून विषयातून फिरत असतो असे म्हटल्याशिवाय तोड नाही अर्थात अशा स्थितीत तो आत्मा सत्वाचे सर्व गुण तसेच रजाचे आणि तमाचे व बुद्धीचेही सर्व गुण त्याचप्रमाणे मनाचे आकाशाचे वायूचे तेजाचे जलाचे पृथ्वीचे आणि क्षेत्रज्ञाचे ठाईचे सर्वही गुण त्यास आपले माईक सच्चिदानंदत्वाने व्यापून शिवायच्या शरीराधिष्ठ्याच्या जीवालाही व्यापून असतो त्याप्रमाणे जीवाची शुभाशुभ कर्मे हीही त्याला व्यापून असतातच आणि परमपूज्य गुरु पुढे हात जोडून उभे राहणारे शिष्याप्रमाणे ही इंद्रिये जीवात्मा पुढे हात जोडून उभी राहतात व त्यांचे द्वारा जीवात्मा निरनिराळ्या विषयांचे ज्ञान करून घेण्यास समर्थ होतो व प्रवृत्तीत पडतो आता राजा हात जीवात्मा ज्यावेळी प्रकृतीला टाकून पलीकडे जातो त्यावेळी तो प्रकृती व सुखदुःखादी द्वंद्वे या पलीकडे असणारा रुद्धिरास शून्य असा जो सर्वश्रेष्ठ नारायण स्वरूपी परमात्मा त्याप्रत जातो या प्रकारे हे भारता पापपुण्यापासून मुक्त होऊन त्या गुणहीन व विकाररहित अशा परमात्म्यात तो मिळाला म्हणजे मग तेथून परत संसारात येत नाही याप्रमाणे राजा हा जीवात्मा समाधिकाली जेव्हा परमात्म्याशी एकरूप होऊन जातो त्यावेळी पूर्वी कर्मकाली त्याला साध्य असलेली मन वो इंद्रिये ही मागे राहिलेली असतात आणि ज्यावेळी जीवात्मा समाधीतून व्युत्थांत पाहून परतो त्यावेळी प्रारब्ध कर्मानुसार प्रेरणा करणाऱ्या ईश्वराचे प्रेरणे भरून ती आज्ञाधारक या नात्याने पुनरपी जीवात्म्याला येऊन गाठतात आता तू म्हणशील की परमात्म्याची गाठ पडून मुक्ती मिळूनही पुनः ही इंद्रियाधिक झटे सुटत का नाही तर ती देह आहे तोपर्यंत कायमची सुटत नाहीत समाधी काली मात्र सुटतात परंतु थोडक्याच कालाने प्रारब्ध कर्म करून हा देह हो पडला म्हणजे ही झटे सुटून देह हो उभा असता ज्याला गुणत्रयाची अपेक्षा होती अशा त्या यतीला शाश्वत शांती म्हणजे मुक्ती प्राप्त होते व मग त्याला परत येण्याचे कसे ते कारण राहतच नाही हे कुंती या प्रकारे मी वर्णन केलेल्या मोक्षप्रापक अशा अभेद ज्ञानाने तो महाबुद्धिवान महाबुद्धिवालाख्य ज्ञात दुसरे ज्ञान व सांख्य ज्ञान सर्वश्रेष्ठ ज्ञान है तू तिम्र ही संशय धरू नको योगापेक्षा ही श्रेष्ठ है ज्ञान सर्वव्यापक अचल पूर्ण ब्रह्ममय सदैकर रूप आदि मध्यात जगत जन्मादी हेतू शाश्वत निर्विकार व नित्य असे ज्ञाने ज्ञानापासून सृष्टीचे उत्पत्ती स्थिती लया उद्भवतात आणि मोठमोठे ऋषी शास्त्रग्रंथातून ज्याचे स्तोत्र किंवा वर्णन करतात ते हेच ज्ञान होय सर्व विप्र सर्व देव तसेच सर्व शमवेते पुरुष हे यालाच ब्रह्मण्य म्हणजे ब्रह्मजातीला हितावहम परमदेव अनंत पर अच्युत असे म्हणतात जे विप्र याची स्तुती करण्यास प्रवृत्त होतात ते माईक गुणांचा आश्रय करून त्या भाषेने त्याची स्तुती करतात त्याचप्रमाणे योगात पूर्णपणे घडलेले योगी व दीर्घदृष्टी सांख्य हेही या ज्ञानाची आदि गुरुत्वाने स्तुती करतात हे कुंती फार काय सांगू श्रुतीत असे सांगितले आहे की अमूर्त जो परमात्मा त्याची हे सांख्य ज्ञान हीच मूर्ती होय व घटाधिकांचे निर्विषय ज्ञान होणे हीच त्या ब्रह्मस्वरूपी सांख्य ज्ञानाची खुण होय हे राजा या पृथ्वीवर दोन प्रकारची भूते आहेत जंगम आणि स्थावर यात जंगम भूते ही स्थावरांपेक्षा वरिष्ठ कारण सत चित व आनंद या ज्या ब्रह्माच्या तीन खुणा त्यापैकी स्थावर वस्तूत केवळ सत म्हणजे सत्ता स्वरूप एवढीच एकच खूण असते व जंगमात सत व चित्त अशा दोन असतात व विद्वानांना मात्र सत चित्त व आनंद या तीनही खुणा असतात म्हणून सर्वात विद्वान हा श्रेष्ठ आहे हे महाराजा ब्रह्मवेत्यांचे ठिकाणी असणारे जे श्रेष्ठ ज्ञान तसेच वेद सांख्य योग आणि अने, अनेक पुराणे या जे मिलून ये मिल्च ज्ञान ते सर्व या सांख्य ज्ञापन उद्भवले समझावे तसेच इतिहासा कि शिष्टसंमत अर्थशास्त्र फार कशाला या जे का ही उत्तम मन ज्ञान है सर्व सांख्यापून प्राप्त हो राजा यख्यज्ञात क्षम दिसो उत्कृष्ट बल दिसे शास्त्रात वर्णिलेले सूक्ष्म ज्ञान दिसून येते आणि त्याचप्रमाणे सूक्ष्म तपे व सुखे फार योग्य प्रकारे सांगितलेली आढळून येतात बरे या ज्ञानाविषयी मनुष्य यत्न करीत असतात काही साधनात लंगडेपणा आल्यामुळे ते ज्ञान एकाच जन्मात पूर्णपणे हाती आले नाही तरी तो यत्न वृथा जात नाही तर ते यत्न करते सांख्य मरणोत्तर देवत्वाला पावतात व तेथे देवांबरोबर सुखाने कालकर्मणा करून व त्यावर अधिपत्य भोग होऊन पुढील जन्मी पुन्हा ब्राह्मकुणात ब्राह्मण कुळात आणि तेही यतीमध्ये जन्माला येतात आणि मग शिष्टसंमत अशा सांख्य ज्ञानाचे पहिल्यापेक्षाही अधिकच नादी लागून अखेर देहत्यागानंतर ते ब्राह्मण देव जसे आकाशात शिरतात तसे देवात म्हणजे तत्पदार्थ रूप परमात्म्यात मिसळून जातात हे राजा या सांख्य मार्गाचे नुसते परोक्षज्ञान असले तरी तेवढ्याने देखील असा परिणाम होतो की असल्या परोक्ष नादावले असतील ते जरी युक्त झाले ते जरी मुक्त झाले नाहीत तरी त्यास पशुपक्ष्यादी योनी किंवा पापी लोकात जन्म येत नाही इतकेच नव्हे तर द्विजातीत देखील त्यांना खालचे प्रति जन्म येत नाही आणि हे राजा या अत्यंत निर्मल उदार रमणीय व समुद्रप्राय विशाल व अत्यंत पुरातन व अप्रमेय अशा निखिल सांख्य ज्ञानाचा जो महात्मा अपरोक्ष साक्षात्काराने अधिकारी झाला असेल तो प्रत्यक्ष परब्रह्मच समझावा या प्रकारे हे नरेंद्रा मी तुला हे प्रकाशमान जो आत्मा त्याचे खरेच सत्व सांगितले तत्व सांगितले हे विश्वव्यापी आणि अतिपुराण सांख्यज्ञान नारायणरूपच होय हा नारायणच उत्पत्तीस्थमयी हे निखिल विश्व उत्पन्न करतो व संहारकाली ते पुन्हा आपले पोटात येळून स्वस्त झोप घेत पाण्यात पडतो ओम तत्स